सातवा अध्याय नित्य धर्म आणि संसार सरस्वती नदीच्या तटावर सप्तग्राम नामक एक खूपच प्राचीन नगर होते तेथे खूप दिवसांपासून हजारो सोनार वास करीत असत श्री उद्धर दत्तांच्या काळापासून नित्यानंद प्रभूंच्या कृपेने ते लोक श्री हरिणाम संकीर्तनात मस्त राहत असत त्याच नगरात एक अत्यंत कृपण सोनार राहत असे त्याचे नाव होते चंडीदास तो धन खर्च होईल या भीतीने तिथल्या नागरिकांच्या हरी हरिसंकीर्तनात भाग घेत नसे अशा प्रकारे त्याने कंजुसीने बरेच धन जम केले होते त्याची पत्नी दमयंती सुद्धा पतीच्या स्वभाव पतीचा स्वभाव प्राप्त करून अतिथींचा आणि वैष्णवांचा जरा सुद्धा आदर करीत नसे युवा अवस्थेतच त्यांना चार पुत्र आणि दोन कन्या प्राप्त झाल्या कन्यांचे क्रमशः विवाह करून त्यांनी पुत्रांकरिता प्रचुर धन जमून ठेवले होते ज्या घरी संतांचे येणे जाणे नसते त्या घरातील मुलांमध्ये दया धर्म सहजच कमी होऊन जातो मुले जशी जशी मोठी होऊ लागतात मुले जशी जशी मोठी होऊ लागली ती जास्तीत जास्त स्वार्थी होऊ लागली इतकेच काय तर धनाच्या लोभाने आई मृत्यूची सदा कामना करू लागली व्यापारी दाम्पत्याच्या दुःखाला सीमा राहिली नाही क्रमश पुत्रांचेही विवाह झाले सुना ही क्रमशः मोठ्या होऊ लागल्या त्या देखील आपापल्या पतींसारखा स्वभाव प्राप्त करून सासू सासऱ्यांच्या मृत्यूचे चिंतन करू लागल्या काही काळानंतर पुत्र समजुतार झाले दुकानदारीचे काम चांगल्या प्रकारे सांभाळू लागले घेणे देणे खूप होऊ लागले आता ते वडिलांच्या धनाच्या आपापसात वाटे करून आपला व्यवसाय खूप चांगल्या रीतीने करू लागले एक दिवस चंडीदासाने सगळ्यांना आपल्या जवळ बोलून म्हटले पहा मी लहानपणापासून कंजूसी करून तुम्हा सगळ्यांकरिता इतके धन राखून ठेवले आहे आम्ही कधीही स्वतःकरिता उत्तम खाण्यापिण्याची आणि उत्तम कपड्यांची पर्वा केली नाही तुमच्या मातेने सुद्धा असेच जीवन व्यतीत केले आहे आता आम्ही दिवसेंदिवस वृद्ध होऊ लागलोय अशा अवस्थेत आमची सेवा करणे तुमचा धर्म आहे परंतु आम्हाला दुःख होते की तुम्ही आम्हा दोघांचा अत्यंत अनादर करीत असता आमच्याकडे अजूनही काही गुप्तधन आहे ते मी त्यालाच देईन जो माझी जो आमची उत्तम प्रकारे सेवा करेल मुलांनी आणि सुनांनी मौन होऊन त्यांचे म्हणणे ऐकले आणि बाजूला जाऊन परस्पर परमार्श केला कोणाच ठाऊक पिताजी आपले गुप्तधन कोणाच देतील त्यापेक्षा आपण त्यांना तीर्थाटनाच पाठवून देऊया आणि त्यांचे सारे धन त्यांच्या अनुपस्थित अनउपस्थितीत चोरून परस्परात वाटून घेऊया निर्णय पक्का ठरला सगळ्यांनी मिळून हे निश्चित ठरवले की बहुदा वडिलांनी ते गुप्त धन आपल्या शयन कक्षातच पुरून ठेवले असणार मोठ्या पुत्राचे नाव हरिचरण होते एकदा प्रातकाळी तो मोठ्या नम्र शब्दात आपल्या वडिलांकडे येऊन म्हणाला बाबा आपण आणि आई एकदा श्री नवदेवधामाचे दर्शन करून यावे त्यामुळे जन्म सफल होऊन जाईल असे ऐकले आहे कलिकाळी श्री नवदीप धामा समान अन्य कुठलेच तीर्थ फलदायक नाही नवदीप धामात जाण्यासाठी काही कष्ट किंवा खर्च लागत नाही जर चालता चालत जाता येत नसेल तर प्रवासी नावेणे सुद्धा तेथे जाता येते एक वैष्णवी सुद्धा तुमच्यासोबत जाऊ इच्छिते चंडिदासाने दमयंतीसमोर पुत्राचा प्रस्ताव ठेवला दमयंतीस पुत्राची इच्छा जाणून आनंद झाला दोघांनी आपापसात निर्णय घेतला की त्या दिवशीच्या आपल्या धमकीमुळे मुलांची डोकी योग्य मार्गावर आलेली दिसतात आणि राहिली तीर्थाची गोष्ट तर आपण इतके मतारे थोडीच आहोत की पायी चालणार नाही श्रीपाठ कालना कालना आणि शांतीपूर होत होत श्री नवदीप धामात पोहोचू शकतो शुभतींनी पाहून दोघांनी यात्रा आरंभ केली वैष्णवी सही बरोबर घेतले दुसऱ्या दिवशी ते अंबिका कालना येथे उपस्थित झाले तेथे ते, ते दोघे एका दुकानात स्वयंपाक करून जेवायला बसले त्याच त्याचवेळी सप्तग्रामच्या एका परिचित माणसाने त्यांना पाहून सांगितले की तुमच्या मुलांनी तुमच्या घराचे कुलूप तोडून सारे धन घेतले आहे आता ते तुम्हाला घरातही घुसू देणार नाहीत तुमचे गुप्तधन चौघांनी लुटून वाटून घेतले आहे या बातमीने चंडीदास आणि दमयंती या दोघांच्याही हृदयास जोरास धक्का बसला जोराचा धक्का बसला ते धनाच्या चौकामुळे कातर झाले भोजन सुद्धा करू शकले नाहीत पूर्ण दिवस रडत रडत घालविला बरोबरच्या वैष्णवी घरात आसक्ती ठेवू नका चला तुम्ही दोघांनी साधू बनून एखादा आश्रम बनून तेथे पडून राहावे ज्यांच्याकरिता इतके सगळे केले तेच जेव्हा शत्रू बनले आहेत तर मग घरी परतण्याची आवश्यकता काय आवश्यकता नाही नवदीपातच राहणे तेथेच भिक्षा मागून जीवन निर्वाह करणे योग्य आहे दी आणि चंडीदास आपल्या पुत्रांचा आणि पुत्रवधूंचा घरी परतणार नाही शेवटी अंबिकाग्रामी एका वैष्णवांकडे दोन चार दिवस मुक्काम केला तेथून शांतीपूरचे दर्शन करीत ते श्री नवदीप धामात पोहोचले श्री मायापुरात एक व्यापारी परिवार राहत असे तेव्हा तेथे थांबून ते लोक श्री नवदीपाची सप्तपल्ली गंगेचा पैलती ग्रामच्या सप्तपल्लीचे दर्शन करीत भ्रमण करू लागले काही दिवसांनी त्यांच्यात पुत्र आणि वधूंप्रती सुनांप्रती पुन्हा ममता निर्माण झाली चंडीदास पत्नीस म्हणाले चल आपण सप्तग्रामी परत जाऊ शेवटी आपलीच मुले आहेत ना ती आपल्याविषयी त्यांच्या मनात थोडा तरी स्नेह असेलच ना लाज नाही वाटत या वेळेला परतला तर ते तुमचे हत्या करून राहतील वैष्णवी चिडून म्हणाली वैष्णवीच्या बोलण्याने दोघेही घाबरले ते म्हणाले देवी तुम्ही आता तुमच्या आश्रमी परत जा आम्ही आता खूप समजूतदार झालो आहोत कुण्या चांगल्या व्यक्तीकडून उपदेश ग्रहण करून आता आम्ही भिक्षेद्वारे जीवन निर्वाह करून भगवंताचे भजन करू वैष्णवी निघून गेली पती पत्नी घराची कुलिया ग्रामीण चट्टोपाध्याय यांच्या घराजवळ एकू लागले काही भल्या देणगी घेऊन लवकरच त्यांनी एक घर बनवले आता दोघेही तेथे स्थायी रूपाने राहू लागले कुलिया ग्रामचे दुसरे नाव अपरात भंजनपाठ भंजनग्राम आहे येथे वास समस्त पूर्वापराध दूर होतात असा लोकांचा विश्वास आहे एक दिवस चंडीदास म्हणाले हरियाची आई मुलांचे आता नावही घेऊ नकोस त्यांना आठवू देखील नकोस आपण अनेक अपराध केलेत म्हणून आपण व्यापाऱ्याच्या घरी जन्मलो जन्मदोषाने कृपण होऊन आपण कधीही अतिथी वैष्णवांची सेवा केली नाही आता येथे काही पैसे मिळाल्यानंतर अतिथी सेवा अवश्य करूया जेने करून पुढच्या जन्मी तरी आपले कल्याण होईल सुरू करावे सज्ज व्यक्तीकडून काही धन मागून चंडीदासून रोजच त्यांना काही ना काही लाभ होऊ लागला पती पत्नीच्या उदरपूर्ती अतिरिक्त प्रतिदिन एका अतिथीची सेवाही घडू लागली पहिल्यापेक्षा त्यांचे जीवन आता चांगल्या प्रकारे व्यतीत होऊ लागले चंडिदासांना थोडेफार लीता वाचताही येत होते त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिले आपल्या दुकानात बसल्या बसल्या ते गुणराज खान खाणकृत श्री कृष्ण विजय ग्रंथ वाचत असत इना इमानदारीने दुकानदारी करता करता अतिथींचा सत्कारही करीत असत अशा प्रकारे पाच सहा महिने निघून गेले कुलियाचे सगळेच लोक चंडीदासांचा परिचय जाणून त्याच्यावर श्रद्धा करू लागले त्याच गावात यादवदास नामक एक गृहस्थ ब्राह्मण राहत असत ते नित्यनियमाने श्री चैतन्य मंगलाचा पाठ करीत असत चंडिदासही कधी कधी त्यांचा पाठ ऐकण्यासाठी जात असत यादवदास आणि त्यांची पत्नी सदैव वैष्णव सेवेतच थस निमगण असत ते पाहून चंडीदास आणि दमयंतीसही वैष्णव सेवेत रुची उत्पन्न झाली एकदा चंडीदासांनी यादवदासांना विचारले संसार काय वस्तू आहे यादवदास म्हणाले गंगेच्या पूर्व तटावर श्री गोद्रुम द्वीपात खूपसे तत्वज्ञ वैष्णव पंडितांपेक्षा वैष्णव पंडित सिद्धांतांच्या बाबतीत अधिक निपुण आहेत त्या दिवशी श्री वैष्णवदास बाबाजींसोबत शास्त्रार्थात ब्राह्मण पंडित पराजित झाले आहेत तुमचा प्रश्न गंभीर आहे तेव्हा त्याची मीमांचा तेथे जाऊनच होऊ शकते तिसऱ्या प्रहरी यादवदास आणि चंडीदास गंगेपार जाण्यासाठी तयार झाले दमयंती आता शुद्ध वैष्णवांची सेवा करते तिच्या हृदयातील कृपणता आता संपूर्णपणे नाहीशी झाली आहे ती म्हणाली मी सुद्धा आपल्याबरोबर येते यादवदास म्हणाले तेथील गृहस्थ तेथील वैष्णव गृहस्थ नाहीत ते अधिकांश निरपेक्ष आणि गृहत्यागी आहेत मला भीती वाटते की तुला बरोबर नेण्याने त्यांना कदाचित दुःख होईल दमयंती म्हणाली मी दुरुणच त्यांना प्रणाम दंडवत करीन। त्यांच्या कुंजात येणारही नाही मी वृद्ध आहे तेव्हा ते लोक माझ्यावर कधीच नाराज होणार नाहीत यादवदास म्हणाले तेथे स्त्रियांना जाण्याचा नियम नाही आहे तुम्ही तेथे जवळच कोण्या स्थानावर बसून राहावे आम्ही लोक परतताना तुम्हाला सोबत घेऊन जाऊ तिघेही निघाले हळूहळू ते गंगेची रेती पार करून प्रद्युम्न कुंजाजवळ पोहोचले दमयंती कुंजाच्या दरवाजा प्रणाम करून तेथेच एका बसली यादवदास आणि चंडीदास वैष्णव मंडळींना भक्तीपूर्ण दंडवत प्रणाम केला येथे मध्यभागी परमहंस बाबाजी बसले होते बसले आहेत त्यांच्या चारही बाजूंनी वैष्णवदास लाडी महाशय बाबा अनंतदास आणि बरेचसे बरेचसे लोक बसलेले आहेत यादवदास सुद्धा त्यांच्या जवळ जाऊन बसले तथा त्यांच्याजवळच चंडीदास सुद्धा बसले ही नवी व्यक्ती कोण आहे अनंतदास बाबाजींनी यादवदासांकडे पाहिले यादवदासने चंडीदासांचा सारा वृत्तांत सांगितला अनंतदास बाबाजी हसून म्हणाले हो संसार यालाच म्हणतात जे संसारास ओळखतात ते बुद्धिमान आहेत आणि जे संसार चक्रात पडतात त्यांची स्थिती बरीच सोचनीय आहे शोचनीय आहे असते चंडितासांचे मन क्रमशः निर्मळ होत होते नित्य सुकृत केल्याने अवश्य कल्याण होते वैष्णवांचा सत्कार वैष्णव ग्रंथाचे पठण आणि श्रवण याद्वारे नित्य सुकृताचे सुकृताने चित्त निर्मळ होऊन अनन्य भक्तीत सहजच श्रद्धा होते चंडीदास श्री वै अनंतदास बाबाजींच्या उपदेशांना ऐकून अत्यंत कातर शब्दात म्हणू लागले मी आपल्याकडे ही प्रार्थना करतो की मला हे स्पष्ट करून सांगावे की संसार म्हणजे काय अनंतदास बाबाजी म्हणाले प्रश्न गंभीर आहे माझी इच्छा आहे की या प्रश्नाचे उत्तर एक परमहंस बाबाजींनी द्यावे किंवा वैष्णवदास बाबाजींनी परमहंस बाबाजी म्हणाले प्रश्न जसा गंभीर आहे अनंतदास बाबाजी खरोखर योग्य उत्तरदातास आहेत आज आपण सर्व त्यांचा उपदेश ऐकूया अनंतदास जर आपली आज्ञा असेल तर मी जे काही जाणतो ते अवश्य सांगेन सर्व प्रथम मी भगवत, प्रवर श्री प्रद्युम्न ब्रह्मचारी श्री गुरुदेवांच्या चरण कमळांचे स्मरण करतो जीवाच्या दोन मुक्त दशा असतात मुक्तदशा आणि संसारबद्ध दशा ते जीव जे भगवान श्रीकृष्णाचे शुद्ध भक्त आहेत तथा जे कधीही मायेद्वारे बद्ध होत नाहीत अथवा मायेद्वारे बद्ध झाल्यावरही कृष्णाच्या कृपेने या माईक जगातून मुक्त झालेले आहेत त्यांना मुक्तजीव म्हटले जाते अशा मुक्तजीवांच्या अवस्थेस मुक्तदशा म्हटले जाते दुसरीकडे जे जीव भगवान कृष्णापासून विमुख होऊन अनादि काळापासून मायेने असलेले आहेत त्यांना बद्धजीव म्हणतात आणि अशा बद्धजीवांच्या अवस्थेस संसारबद्ध दशा म्हणतात मायामुक्त जीवन चिन्मय असते आणि कृष्णाची सेवा कृष्णदास्य हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असते हेच त्यांचे जीवन असते ते जड जगात राहत नाहीत ते ज्या विशुद्ध चित जगात वास करतात त्याचे नाव आहे गोलोक वैकुंठ वृंदावन इत्यादी मायामुक्त जीवांची संख्या आणंत आहे मायाबद्ध जीवांची संख्या सुद्धा आणंत आहे कृष्ण विमुखता हा जीवांचा दोष दोष आहे या दोषामुळेच कृष्णाची छायाशक्ती जीला माया म्हणतात जीवाला आपल्या सतत रज, सत रज। तारतम्याने बद्ध जीवांची अवस्था मोठ्या विचित्र असतात दिसतात शरीराची विचित्रता भावाची विचित्रता रूपाची विचित्रता स्वभावाची विचित्रता स्थानाची विचित्रता आणि गतीची विचित्रता यावर विचार करावा जीवाने संसारात प्रवेश करून एक नव्या अहमभावाचा आश्रय घेतला आहे शुद्ध अवस्थेत जीवाचे मी कृष्णदास आहे असा अहमभाव होतो परंतु बद्धावस्थेत मी मनुष्य आहे मी देवता आहे मी पशू आहे मी राजा आहे मी ब्राह्मण आहे मी चांडळ आहे मी रोगी आहे मी भुकेला आहे मी अपमानित आहे मी दाता आहे मी पती आहे मी स्त्री आहे मी पिता आहे मी पुत्र आहे मी शत्रू आहे मी पंडित आहे मी रूपवान आहे मी धनी आहे मी दरीद्री आहे मी सुखी आहे मी दुःखी आहे मी वीर आहे मी दुर्बल आहे असे नाना प्रकारचे अहम भाव निर्माण होतात याचे नाव अहंता आहे या अहंतीच्या अतिरिक्त ममता नामक एक दुसरी वस्तूसुद्धा बद्धजीवात प्रवेश करते जसे माझे घर माझी वस्तू माझे धन माझे शरीर माझी मुले माझी पत्नी माझा पती माझी माता माझा वर्ण माझी जात जाती माझे बळ माझे रूप माझे गुण माझी विद्या माझे वैराग्य माझे ज्ञान माझे विज्ञान माझे, माझे कर्म माझी संपत्ती माझे सेवक इत्यादींना ममता म्हणतात मी आणि माझे यांना घेऊन जो प्रकांड व्यापार बघितला जातो त्याचेच नाव संसार आहे यादवदास आपण बद्ध दशेत मी आणि माझे असे पाहतो काय मुक्त अवस्थेत मी आणि माझे राहत नाही अनंतदास राहते परंतु मुक्त अवस्थेत मी आणि माझे चिन्मय आणि निर्दोष असते भगवंताने जीवाचे जे भगवंताने जीवाचे जसे स्वरूप बनविले आहे त्याचा शुद्ध परिचय मुक्ता अवस्थेत योग्य प्रकारे प्राप्त होतो ही मी अनेक प्रकारचा असतो तेथे चित्रमय उपकरण असतात तितके सगळे माझे आहेत यादवदास तेव्हा बद्धा अवस्थेतच अनेक प्रकारे अनेक प्रकारचे मी आणि माझे आहेत तर त्या दोष का असावा अनंतदास दोष हा आहे की शुद्ध अवस्थेत मी आणि माझे हे सत्य आहे आणि संसारात जितक्या प्रकारचे मी आणि माझे आहेत सगळेच कल्पित आहेत आरोपित आहेत अर्थात जीवासंबंधी हे सत्य नाही परंतु मिथ्या आहे अथवा याला अशा प्रकारेही सांगू शकतो की जीवाकरिता हे सगळे परिचय अगदीच मिथ्या आहेत म्हणून संसारातील समस्त परिचय अनित्य प्राकृत आणि क्षणिक सुखदुःखप्रद आहेत यादवदास माईक संसार मिथ्या आहे का अनंतदास माईक जगत मिथ्या नाही उलट कृष्णाच्या इच्छेने हे जग सत्य आहे परंतु या माईक जगात प्रवेश करून जीव ज्यांना मी आणि माझा मानतो ते सगळे मिथ्या आहे मिथ्या आहेत जे लोक जगास मिथ्या मानतात ते मायावादी आहेत असे व्यक्ती अपराधी आहेत यादवदास आपण या मिथ्यासंबंधात का पडलेले आहोत अनंतदास भगवान पूर्ण चितवस्तू आहेत आणि जीव चितकण आहे जड जगत आणि चित जगत या दोन्ही मधल्या सीमेवर जीवाचे प्रथम अवस्थान आहे जे जीव येथे कृष्णा सोबत आपला संबंध विसरले नाहीत ते चित शक्तीचे बळ प्राप्त करून चित जगाच्या प्रती आकृष्ट झाले अर्थात नित्य पार्श्वद होऊन कृष्ण सेवानंदाचा भोग करू लागले आणि जे जीव कृष्ण विमुख होऊन मायेचा भोग करण्याची कामना करू लागले मायेने आपल्या शक्तीने त्यांना आपल्याकडे आकृष्ट केले त्याच वेळी आपल्याला ही संसार दशा प्राप्त झाली आहे संसारदशा प्राप्त झाल्याबरोबर जीवास विचित्र रूपाने आच्छादित करून टाकतो यादवदास प्रयत्न केल्यावरही आपले सत्यस्वरूप का प्रकाशित होत नाही अनंतदास प्रयत्न दोन प्रकारचे असतात उपयुक्त आणि अनुपयुक्त उपयुक्त प्रयत्न केल्याने अवश्य दूर होतोयुक्त प्रयत्नाद्वारे तसे फळ कसे प्राप्त होऊ शकते यादवदास अनुपयुक्त प्रयत्न कशास म्हणतात अनंतदास कर्मकांडाने चित्त शुद्ध करून मग ब्रम्हज्ञानाचा अवलंब करून मायेतून मुक्त होऊन जाईन अशा प्रयत्नाचे नाव अनुपयुक्त प्रयत्न आहे अष्टांग योगाद्वारे समाधी योगात चिन्मय होऊन जाईन हा सुद्धा अनुपयुक्त प्रयत्न आहे अशा प्रकारचे बरेचसे प्रयत्न अशा प्रकारचे बरेचसे अनुपयुक्त प्रयत्न आहेत यादवदास हे प्रयत्न अणउपयुक्त का आहेत अनंतदास अशासाठी की या प्रयत्नांनी मनोवांछित फळ प्राप्त करण्याकरिता बऱ्याचशा बाधा येतात तथा अभिलस अभिष्ट फळ प्राप्त करण्याची संभावना सुद्धा कमी होते मुद्दा असा आहे की ज्याच्या प्रती अपराध केल्याने आपली ही अवस्था झाली त्याचा त्याच्याच कृपेने आपली ही दशा दूर होऊ शकते अनउपयुक्त प्रयत्नांनी आपण आपली शुद्ध दशा प्राप्त करू शकत नाही यादवदास उपयुक्त प्रयत्न काय आहे अनंतदास साधुसंघ आणि प्रपत्ती अर्थात शरणागती सत्संगाच्या संबंधात श्रीमद म्हटले आहे शेमं सेवा, सेवा अर्थात हे निष्पाप महात्मा गण आम्ही आपल्याकडे जिज्ञासा करतो कि परम कल्याण काय आहे या संसारात अर्ध्या सत्संग सुद्धा मनुष्याकरिता परमनिधी आहे जर विचारले की संसार या संसार दशेत पडलेल्या जीवांचे परमकल्याण कसे काय होऊ शकते तर मी म्हणेन अर्ध्या क्षणाच्या सत्संगा परम कल्याण प्राप्त करता येते शरणागतीच्या संबंधी गीतेच्या सातव्या अध्यायात म्हटले आहे दैवी शा गुणमयी मम मायाुरंतया मायामेता माया चिदास महात्मन मी आपल्या गोष्टींना नीट समजू शकलो नाही मी तर केवळ इतकेच समजू शकलो की आपण पवित्र वस्तू आहोत पण कृष्णाला विसरून आपण मायेच्या हाती सापडलो आहोत आणि मायेद्वारेच या जगात बांधले गेलो आहोत कृष्णाची कृपा झाल्याने आपला परत उद्धार होऊ शकतो अन्यथा अशाच अवस्थेत भटकत राहावे लागेल भटकत राहावे लागते अनंतदास हो तुम्ही सध्या त्याच गोष्टीवर विश्वास ठेवा यादवदास या गोष्टींना व्यवस्थित जाणतात त्यांच्याकडे जा हळूहळू या गोष्टी समजून घ्या श्री जगदानंदांनी प्रेमविवर्त या ग्रंथात जीवांच्या विभिन्न अवस्थांचे खूपच सुंदर चित्र अंकित केले आहे चितकण जीव कृष्ण भास्कर नित्य कृष्ण देखे कृष्ण करेन आदर कृष्ण बहिर मुख हैया भोगवांच्या करे निकटस्त माया तारे झपाटी आधरे, पिशाची पाईले येण मती छण्णहाया मायाग्रस्त जिवेर हय से भाव उदय आम्ही सिद्ध कृष्णदास येई कथा भूले। मारण फरह चिदीन बुले कभू राजा कभू प्रजा कभू विप्रशूद्र कभू दुखी कभू सुखी कभू कीटशूद्र कभूस्वर्गे कभूमर्दे नरके वू कभूदेव कभु कभूदैत्य कभुदास प्रभु यही रूपे संसार भ्रमितें कोण जना साधु संगे नीजा तत्व अवगत हण नीजा तत्व जानी आ रसारण चाया के ना माया करे हाय हाय कांदे बोले ओहे कृष्ण आमित बदास तो चरण छाड़ी हैला सर्वनाश काकुती कर बार कृपा करी कृष्ण तारे छाड़न संसार माया के पीछे राखे कृष्ण पाणी छाया भजीते भजीते कृष्ण पाद पद्म पाया। कृष्ण तारे देना निजचितर बल माया आकर्षण छाड़े हई या दुर्बल साधू संगे कृष्ण नाम येई मात्र जाई संसार जिणी ते आर कोण वस्तु नाही भावार्थ असा आहे कि पदार्थ दोन प्रकारचे असतात चेतन आणि जड ज्या पदार्थामध्ये इच्छा आणि अनुभव शक्ती असते ते चेतन पदार्थ आहेत ज्यांच्यात या दोघांचाही अभाव असतो ते जड पदार्थ आहेत चेतन पदार्थ ही दोन प्रकारचे आहेत पूर्ण वा विराट चेतन आणि चेतन, भगवान पूर्ण अथवा विराट चेतन आहेत आणि हे भगवान आहेत स्वयं कृष्ण कृष्णस्तू भगवान स्वयं जीव शुद्रचेतन आहे हे भगवंताचे विभिन्न अंश तत्व आणि असंख्य आहेत सचाण्यया तर कल्पते श्वेतश्वेता श्वेतर शास्त्रामध्ये श्रीकृष्ण आणि जीवांचा पारस्परिक संबंध सांगण्याकरिता सूर्य आणि त्यांच्या किरणांमध्ये चमकणाऱ्या शूद्रकणांच्या परस्पर संबंध कणांच्या परस्पर संबंधाचे उदाहरण दिले जाते भगवान श्रीकृष्णस चिन्मय सूर्य आणि जीवांना चितकण म्हटले गेले आहे चितकण जीवाचा धर्म वा स्वभावच कृष्णाची सेवा करणे आहे हा त्यांचा हा धर्म त्यांच्या उत्पत्ती बरोबरच त्यांच्या सोबत असतो अगदी आगीतील दाहिकत, शक्ती समान जसे दाहिका शक्तीशिवाय आगीची सत्ता स्वीकारली जाऊ शकत नाही तसेच कृष्णसेवेविरहित कृष्णसेवेरहित जीवांचे जीवत्वण असते वस्तू सोडून धर्म आणि धर्मात सोडून वस्तूचे कुठलेच वेगळे अस्तित्व असू शकत नाही अशाने तर वस्तू आणि धर्म विकृत होऊन जातील हो तर जीवाचा धर्म सेवा करणे आहे परंतु स्वतंत्र असल्याने जेव्हा तो कृष्णसेवेपासून विमुख होऊन नाना प्रकारच्या भोगांची कामना करू लागतो त्याच त्याचवेळी भगवंताची बहिरंगा शक्ती माया जी निकट असते ती जीवास जखडून आपल्या जाळ्यात आबद्ध करते जसे पिशाशी जखडल्यानंतर मनुष्याची बुद्धी आच्छादित होऊन जाते त्याचप्रकारे कृष्ण विमुख जीवाचा धर्म मायेद्वारे आच्छादित होऊन जातो आता तो आपले व भगवंताचे स्वरूप विसरून जातो तथा मायेचा तास होऊन माईक संसारात येत्र भटकत राहतो तो कधी राजा असतो कधी प्रजा कधी विप्र कधी शुद्ध कधी सुखी कधी दुःखी आणि कधी स्वर्गलोकी जातो तर कधी मर्द्य लोकी अशा प्रकारे संसारात भटकता भटकता जर सौभाग्यवश एखाद्या साधुपुरुषाची भेट घडली तर त्याचे जीवन कृथार्थ होऊन जाते त्यांच्या सत्संगाने तो आपले सत्य स्वरूप जाणून संसारातून विरक्त होऊन जातो त्या वर्तमान अवस्थेवर कृष्ण मी आपला नित्यदास आहे परंतु आपली सेवा विसरून मी आभागी न जाणो कितीतरी दिवसांपासून मायेची सेवा करीत करीत भटकतो आहे हे पतित पावन हे दिनानाथ या दिनाचे रक्षण करा मला आपल्या मायेतून उद्धारून आपल्या सेवेत नियुक्त करा करुणा करुणावरुणालय आ भगवान त्याची करुण हा कायकुण त्यास शीघ्रच आपल्या दुसऱ्या मायेतून मुक्त करवितात ते त्यास आपल्या चित शक्तीचे बळ प्रदान करतात ज्यावेळी जीवाप्रती मायेचे आकर्षण हळूहळू हलु क्षीण होत जाते आणि तो मायेस मागे सारून कृष्णाकडे अग्रेसर होत होत शेवटी त्यांच्या चरण प्राप्त करण्यास समर्थ होतो अशा प्रकारे सत्संगात घेतले गेलेले श्री कृष्णनाम या दुरंत अपरिमित खतरनाक आणि अजय संसारात पार एक मात्र अचूक उपाय आहे